पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण बत्तीसावे संयुक्त प्रांतातील करबंदीचा लढा आठ दिवसांच्या गैरहजेरीनंतर नैनी तुरुंगात मी पुन्हा दाखल झालो सय्यद महमद रणजित पंडित व नर्मदा हे पूर्वीच्या जुन्या बराकेत होते तेथेच मला ठेवण्यात आले त्यानंतर काही दिवसांनी तुरुंगातच माझी चौकशी सुरू झाली अलाहाबाद येथील भाषणात आलेल्या अनेक मुद्द्यांबद्दल माझ्यावर बरे आरोप ठेवण्यात आले होते मी बचाव केला नाही एकशे चोवीस अकलमाखाली राजद्रोहाबद्दल मला 18 महिने सक्त मजुरी व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा झाली मीटाच्या कायद्यांवर सहा महिने व शंभर रुपये दंड व एकोणीशे तीसच्या सहाव्या वट हुकुमाप्रमाणे सहा महिने व शंभर रुपये दंड अशा शिक्षा देण्यात आल्या म्हणजे एकंदर दोन वर्ष सक्त मजुरी व त्याच्या भरीला दंड न दिल्यास पाच महिने शिक्षा मिळाली ही माझी तुरुंगातील पाचवी खेप माझ्या अटकेमुळे कायदेभंगाची तीव्रता काही काळ अधिक वाढली अधिक उत्साहाने व नेटाने चळवळीचे काम होऊ लागले त्याला वडीलस कारण होते माझ्या अटकेची बातमी कमला आणि त्यांना सांगितले तेव्हा त्यांच्या मनाला जरा धक्काच बसला परंतु ताबडतोब त्यांनी मन सावरले व यापुढे आजारी रहावायचे नाही असा निश्चय आपल्यापुढील टेबलवर मूट आपटून त्यांनी व्यक्त केला आजारी न पडता पुरुषार्थाला साजेसे काम करण्याचा सा। त्यांनी निर्धार केला खरा पण त्यांच्या शरीरात घर करून राहिलेले दुखणे त्यामुळे उन्मूलन होणे शक्य नव्हते तथापि काही दिवस त्यांच्या प्रकृतीत आश्चर्य वाटण्यासाठी सुधारणा दिसून आली एरवड्याहून आल्यापासून त्यांच्या थुंकीतून रक्त पडत असते ते अनिश्चय झाल्यावर एकाएकी बंद झाले वडिलांनाही त्यामुळे आनंद होऊन भेटीच्या वेळी त्यांनी या गोष्टीचा माझ्यापाशी थोड्या अभिमानानेच उल्लेख केला परंतु दुर्दैव असे की काही दिवसानंतर रक्त अधिक प्रमाणात पडू लागले दरम्यानच्या काळात पूर्वीच्याच नेटाने त्यांनी काम सुरू केले होते त्यामुळे चळवळीला नवीन रुरुपाला माझ्या भाषणातील आक्षेपाळा भाग सर्व देशभर जाहीर रीतीने वाचून दाखविण्यासाठी त्यांनी एक दिवस मुकरर केला प्रसंगी, अनेक ठिकाणी लाठीमाल झाली मिरवणूकी व सभा जबरदस्तीने उलळून लावण्यात आल्या व सुमारे पाच हजार लोकांना अटक करण्यात आली माझा त्या वर्षीचा वाढदिवस अशा विलक्षण रीतीने साजरा झाला वडिलांची प्रकृती इतकी अशक्त झाली असता त्यांनी अशी जबाबदारीची कामे अंगावर घ्यावी व इतके अंग, अंग मोडून काम करावे हे मला रास्त दिसेना पण हिंदुस्थानात कोठेही ते असले तरी चळवळीत चढउतार झाल्याबरोबर त्यांना लक्ष घडायचे वाटणं व लोकही सल्लामसलत घेण्यासाठी त्यांच्याकडे येत राहणार हे मी ओळखून होतो तेव्हा त्यांनी रंगून सिंगापूर डच इंडीज, इकडच्या बाजूला समुद्र प्रवास करून यावे असे मी सुचविले व त्यांनाही ती कल्पना पसंद पडली एक डॉक्टर सोबतीला घ्यावायाचा असेही मुक्त झाले प्रवासाला निघावायचे म्हणून ते कलकत्त्यापर्यंत गेले देखील पण तेथे प्रकृतीत अधिकच बिघाड झाल्या करणारे उपनगरात त्यांनी मुक्काम केला लवकरच कुटुंबातील माणसेही त्यांना जाऊन मिळाली कमला तेवढी अलाहाबादलाच काँग्रेसचे काम करीत राहिली होती करबंदीच्या चळवळीसंबंधी माझा उद्योग सुरू होता म्हणूनच मला पकडण्याची त्वरा करण्यात आली असावी पण किसान प्रतिनिधी अलाहाबादेत असताना परिषद संपल्याबरोबर त्याच दिवशी मला पकड्यात आल्यामुळे करबंदीच्या चळवळीला जितका जोर चढला तितका जोर मी बाहेर राहू कदाचित चढला नसता माझ्या शिक्षेमुळे त्यांचा उत्साह द्विगणित झाला व परिषदेत मंजूर झालेले ठराव त्यांनी खेडोपाडी येऊन पोचविले एक दोन दिवसांच्या आत करबंदीची चळवळ सुरू झाल्याचे वृत्तसंबंध जिल्हावर पसरून सगळीकडून मोठ्या आनंदाने चळवळीला पाठबळ मिळू लागले त्यावेळी दळणवळणांची अडचण आम्हाला फार बासत असे आम्ही काय करीत आहो व लोकांनी काय केले पाहिजे हे त्यांना कळविण्याचे काहीच साधन हाती नव्हते सरकार रसातळाला पोचविल या दस्तीने वृत्तपत्रे आमच्या बातम्या देत नसत हस्तपत्रकेवर सूचना छापण्यास छापखाने कबूल होत नसत पत्रेवर तारा गडप होत अगर त्यातील मजकुरात छाटाछाट तरी होई, विश्वसनीय मार्ग म्हणजे संदेश देऊन हलकारे पाठविणे हा पण त्यांनाही कधीकधी अटक करीत शिवाय ही पद्धती खर्चाची होती व तिच्यासाठी बरीच संघटनाही करावी लागत असे तशी संघटना करण्यात थोडेफार यश येऊन मुख्य ठिकाण व इतर केंद्रीय यात दळणवळण एकसारखे चालू राहिले होते शहरात बातमी पसरवणे फारसे कठीण नव्हते पुष्कळ शहरातून अनाधिकृत बातमीपत्रे सायक्लोस्टाईलवर थॅपून वाटण्यात येत व त्यांना मागणीही बरीच असे जाहीर सूचना ढोल वाजवून दिल्या जात पण ढोलक्याला बहुदा तुरुंगात जावे लागे पण तुरुंगात जावेची तयारी असल्यावर अटकेची भीती वाटण्याचे कारण काय जासुदा मार्फत खेड्यांशी पोच ठेवण्याचा प्रयत्न केला पण तो नीट जमला नाही त्यामुळे आमचे आदेश खेडोपाडीत जाऊन पोचण्यास बराच अवधी लागे पण अलाहाबादच्या किसान परिषदेमुळे ही एक अडचण दूर झाली जिल्ह्यातील बहुतेक मुख्य मुख्य खेड्यांमधून प्रतिनिधी आले होते त्यामुळे परत फिरताना त्यांनी चळवळीसंबंधीचे ठराव व माझ्या अटकेची बातमी आपल्या मुंडाशात बांधून नेली ही सोळाशे तोंडे करबंदीचा संदेश सांगत फिरू लागल्याकारणाने वातावरणात उत्साह खेळू लागला अशा प्रकारे सुरुवातीच्या कामाची यश येणार हे निश्वित झाले प्रारंभी शेतकरी खंड देण्याचे नाकारणार आणि दामदाटी झाली नाही तर शेवटपर्यंत ते मुळीच खंड भरणार नाही याविषयीही शंका नव्हती पण सरकारच्या व जमीनदारांच्या अत्याचारापुढे व दडपशाईमुळे मात्र ते किती वेळ टिकाव धरतील ते सांगणे कठीण होते करबंदीच्या बाबतीत जमीनदार व शेतकरी या दोघांनाही विनंती करण्यात आली होती शास्त्रार्थ पाहिला तर विनंतीच्या ठरावात वर्गकल नव्हता पण प्रत्यक्ष व्यवहार असा झाला की बहतेक जमीनदारांनी चुकता कर भरला राष्ट्रीय चळवळीबद्दल आस्था बाळगणाऱ्या जमीनदारांनी सुद्धा सारा दिला त्यांच्यावर खूपच दडपण आणण्यात आल आणि त्यांचे नुकसानही अधिक झाले असते कुळ मात्र ठाम राहिली व आमच्या चळवळीला आपोआपच खंडबंदीचे स्वरुप प्राप्त झाले अलाहाबाद जिल्ह्यातील ही साथ इतर काही जिल्ह्यांमध्येही पसरली पुष्कळ जिल्ह्यांमध्ये करबंदी जाहीर न होताच कुळांनी खंड थकवला बाजारबंदीमुळे कित्येकांच्या अंगी खंड देण्याचे मुळी त्राणा चोरले नव्हते गोष्ट अशी घडली की कुळांची ही बंडखोरी धडपून टाकण्याचा प्रयत्न सरकार अगर जमीनदार यांच्यापैकी कोणीही कित्येक महिन्यापर्यंत केला नाही एकीकडे एक राजकीय लढा दुसरीकडे आर्थिक मंदी यांच्या कैचे सरकार गवसले होते परिस्थितीचे अचूक निदान सरकारला त्या काळी झालेले नव्हते या दोन वावटळी एक होऊन त्यातून शेतकरी बंडाची तिसरी वावटळी उपस्थित होते की काय अशी दास्ती सरकारला सरकी वाटत होती आणि लंडन येथे मंडलाकार परिषद सुरू होती अशावेळी हिंदुस्तानात अधिक धामधूम माजवण्याचा व आपल्या सोटेशाही अधिक प्रदूषण करण्याचा सरकारचा इरादाही नव्हता करबंदीच्या चवळीमुळे संयुक्त प्रांतापुरता तरी एक महत्वाचा परिणाम घडून आला आमच्या लढ्याचे केंद्रस्थान शहरातून उठून खेड्यात गेले व त्यामुळे आमच्या लढ्याला खतपाणी मिळून त्याची पाळीमुळे अधिक फैलावली व बळावली आमचे नागर देशबांधो कंटाळून दमून गेले होते आमचे मध्यमवर्गीय कार्यकर्तेही निरुसाई दिसू लागले होते पण संयुक्त प्रांतातील चवळीचा बोज पूर्वीप्रमाणेच कायम राहिला थोडा वाढलाच म्हणाना इतर प्रांतातील चवळीच्या रोपट्यांची फेर लावणी इतक्या प्रमाणात झाली नाही शहरी स्वरूपाऐवजी खेडवळ व राजकीय स्वरूपाऐवजी आर्थिक स्वरूप चळवळीला इतर प्रांतात आल्यामुळे चळवळीवर शहरांचेच प्रभुत्व कायम राहून मध्यमवर्गीयांचा आळस तिलाही बाधू लागला चळवळी एसारखी गाजत राहिलेली एवढी मुंबई पण तेथील कार्यालया देखील शिळेपणा येऊ लागला कायद्यांचा उपमर्द तेथे व इतरचा सुरू होता लोक तुरुंगात जात होते पण त्यात एक प्रकारची कृत्रिमता आली होती त्यातील ओज नष्ट झाली होती जनतेतील क्रांतीवृत्ती फार वेळेपर्यंत इतकी चढ ठेवणे अशक्य असल्यामुळे जे झाले ते स्वाभाविकच होते क्रांतिकारक वृत्तीची भरती काही दिवसपर्यंत टिकते पण कायदेभंगाचे वैशिष्ट्य हे की तो ही वृत्ती महिनोन्महिने टिकवून धरतो व नंतर अमर्यादकाळापर्यंत अल्प प्रमाणात ती दृगोच्चर होत राहते दडपशाहीचा रूळ अधिक सपाट्याने फिरू लागला इतके दिवस काँग्रेस कमिटी व युवक संघ चालू राहिले हेच आश्चर्य आता त्यांना बेकायदा ठरवून जमीन दोस्त करण्यात आले राजबंद्यांना जाच होऊ लागला सुटका होते न होते तो लोकांनी पुन्हा तुरुंगात जावे ही गोष्ट सरकारच्या मनात डासत होती शिक्षा लावूनही लोक नमत नाही या अनुभवाने सरकारचा स्वाभिमान दुखावला सन एकोणीशे तीसच्या नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमाराला संयुक्त प्रांतातील काही राजबंद्यांना फटके मारण्यात आले आता अशा व याहूने दुःखद गोष्टी आमच्या अंगवाणी पडल्या आहेत पण त्यावेळी फटक्यांची बातमी नैनी तुरुंगात आम्हाला कळली तेव्हा आमचे मन भडकून अगदी नाठा कैद्यांना सुद्धा फटक्यांची शिक्षा दक्षि अनिष्ट आह अस मला वाटत त्यातून कोवळ्या भावनाक्षम तरुणांना शिस्तीचे निमित्त पुढे करून फटके मारण हा तर शुद्ध रानटीपण आम्ही चौघांनी सरकारला लिहून कळविले व काहीच उत्तर मिळत नाही असहून शिक्षेविषयीचा आमचा निषेध व दुखितांबद्दलची सहानुभूती व्यक्त करण्यासाठी बहात्तर तास उपवास करण्याचा आम्ही संकल्प कला इतर उपवासांच्या मानानी हा उपवास म्हणजे काहीच नवे, पण मी पूर्वी 24 तासांन अधिक काळ कुठितास उपवास केलेला असल्यामुळे हा प्रसंग कसा काय निभावून जातो याची मला चिंतास वाटत होती पण फारसा त्रास न होता उपवास पार पडला व उपवास म्हणजे काही भयंकर अवघड प्रकरण नव्हे हे कळल्यामुळे जरा बरे वाटले उपवासाच्या दिवसात सुद्धा धावणे वगैरे माझे व्यायामाचे प्रकार मी वेड्यासारखे चालू ठेवले होते तेवढ्या अवधीत आमचे प्रत्येकाचे वजन सात आठ पाऊडांनी घटले नैनीच्या तुरुंगात आल्यापासून अगोदरच प्रत्येकाचे पंधरा ते 25 पाऊंड वजन उतरले होते त्यात ही नवी भर पडली फटक्यांच्या शिक्षेमुळे संयुक्त प्रांतात तुरुंगाबाहेरही बरीच खळबळ उडाली मला वाटते की त्याचा परिणाम होऊन असल्या शिक्षा यापुढे करण्यात येऊ नयेत असा प्रांतिक सरकारचा फतवा निघाला पण तो हुकूम तेवढ्याच पुरता होता यानंतर एक वर्ष उलटते न उलटते तो आमच्या प्रांतात व इतर ठिकाणी फटक्यांच्या शिक्षा स देण्यात येऊ लागल्या असे प्रसंग सोडले तर तुरुंगातील आमचे आयुष्य सुरळीतपणे चालते होते हिवाळ्यात अलाबाची हवाई फार सुंदर असते रणजित पंडित आमच्या बराकीत आला हा सुयोग म्हटला पाहिजे कारण त्याला कामाची बरीच माहिती होती त्यामुळे स्मशानभूमीप्रमाणे दिसणारे आमचे आवार थोड्या दिवसात रंगीबेरंगी फुलांनी भरून ग्राह्या चिंचोळ्या जागेत त्यांनी गोल्फची एक जागाही थाटून दिली ननीच्या तुरुंगात असताना डोक्यावरून विमाने जाऊ लागली की फार आनंद वाट पश्चिम व वा पूर्व गोळार्धांना जोडणारी आकाशमार्ग आह या मार्गावर अलाहाबाद विमानांचा एक तळ आह ऑस्ट्रेलिया जावा व फ्रेंच इंडो या देशांना जाणारी अजस्त्र विमाने आमच्या अंगी डोक्यावरून जात बटे व्हियाला जाणारी व तिकडून येणारी डच विमाने सर्वात भव्य दिसत बरोबर वे साधली तर हिवाळ्याच्या दिवसात मोठ्या पहाटे अंधारात तारे चमचमत असताच एखादे विमान जाताना दिसे विमानावर दिव्यांचा जगाट दिसून व त्याच्या दोन्ही टोकांना लाल दिवे लावलेले असत अंधाराच्या पटावरून अशा प्रकारे सरकत जाणाऱ्या विमानाचे दृश्य मोठे मनोरमासत असे दुसऱ्या कोणत्यातरी तुरुंगातून पंडित मालवी यांना नयनी येथे आणण्यात आले होते त्यांची जागा पृथक असली तरी त्यांची दररोज गाठमेट होईल ते अतिशय उत्साही व वा जगात वावरताना तरुण सुलभावसेने वागत असल्यामुळे त्यांचा असहवास फार आनंददायक झाला रणजितच्या मदतीने त्यांनी जर्मन शिकण्याचा प्रारंभ केला होता त्यांची धारणाशक्ती उत्तम प्रकारची होती फटक्यांच्या शिक्षेची बातमी आम्हाला कळली तेव्हा ते नैनी येथेच होते बातमी ऐकल्यावर राग त्यांनी प्रांताच्या हंगामी गव्हर्नरला पत्र लिहिले तुरुंगातील थंडी त्यांना सोसवेना ते लवकर आजारी पडले पुढे आजार इतका गंभीर झाला की त्यांना शहरातील रुग्णालयात ला न्यावे लागले तेथूनच त्यांची मुदत भरण्यापूर्वी सुटका झाली एक जानेवारी एकोणीशे रोजी कमलाला पकडल्याची बातमी आम्हाला समजली आपले इतके सहकारी तुरुंगात गे माग गेले त्यांच्या मागोमाग आपणही गेले पाहिजे अशी तिला तळमळ लागून राहिली होती तिला माझ्या बहिणींना व इतर त्या पुरुष असल्या तर केव्हाच दिसला असता पण आता तिची इच्छा पूर्ण झाली पकडल्यावर तिला आनंद झाला असेल पण तिची प्रकृती नाजूक आहे तुरुंगवासामुळे ती बिघडेल अशी भीतीही मला वाटली अटक झाल्यावर तिचा संदेश मिळावा म्हणून एका बातमीदाराने तिला विनंती केली असता तिच्या तोंडून संदेशाचे जे शब्द अगदी सहजासहजी बाहेर पडले त्यावरून तिचा स्वभाव उत्तम प्रकारे कळून येतो माझ्या पतीच्या पावड्यावर पाहून पावल टाकण्याची मला संधी मिळाली याबद्दल मला निरतेशी आनंदवाभिमान वाटतो जनता आपला हा झेंडा सदैव फडकत ठेवी अशी मला आशा आहा पूर्वविषयानंतर तिनं संदेश दिला असता तर कदाचित अगदी हेच शब्द तिने उच्चारले नसते कारण पुरुषांच्या दासातून स्त्रियांचे विमोचन करणाऱ्या स्त्रियांच्या आपण अग्रणी आहो असे ती स्वतःला समजत असे पण त्या क्षणी पुरुषांच्या अरे रावीचे भान राहून तिच्या हाडीमाशी खिळलेली हिंदू पत्नीची मनोवृत्ती प्रकट झाली असावी वडील कलकत्त्याला आजारीच होते पण कमलाच्या अटकेची व शिक्षेची बातमी ऐकून त्यांचे मन व्यथित झाले आणि त्यांनी अलाहाबादला परत याव्याचे निश्चित कल 12 जानेवारी रोजी ते मला नयनी भेटण्यासाठी आले त्यांना दोन महिन्यापूर्वी पाहिले होते या खेपेला त्यांना पाहिल्याबरोबर मी दचकलोच पण माझ्या मनातील भाव मी मोठ्या प्रयासाने छपवून ठेवले माझ्या मनात उत्पन्न झालेल्या काळजीची त्यांना काहीच कल्पना आली नसावी त्यांच्या चेहऱ्यावर सूज आली होती पण ती तात्पुरती काही कारणामुळे आली आहे असा त्यांचा समज झालेला दिसला त्यांचा तो सुजलेला चेहरा माझ्या डोळ्यांपुढून जाता जाईना ते असे कधी दिसत नसत प्रकृती प्रकृतीसंबंधी खरी चिंता अशी त्यावेळी प्रथमच माझ्या मनात आली कारण त्यांचे ना उच्चार लेखी उत्तम प्रकृती व दणकट शरीर ही स्नेमी डोळ्यासमोर ते आणि मृत्यू ही जोडीच असंभाव्य वाटे, मृत्यूच्या कल्पनेची ते टर उडवीत व मी आणखी खूप वर्ष जगणार आहे असे आम्हाला सांगत असत सा, अलीकडे मात्र एखादा मित्र गमावला की एकाकीपणाचा विचार त्यांच्या मनात डोकावे अपरिचित जगात आपण एकटेच उरले आहो असे वाटून शेवटच्या क्षणाची कल्पना त्यांच्या मनात लहरून जात असावी पण लवकरच त्यांच्या उत्साहाला भरती आली की हे विचार धुवून जात त्यांच्या संपन्न व्यक्तिमत्वाची व सर्वंकष प्रेमाची आमा कुटुंबातील मंडळींना इतकी सवय झाली होती की ते गेल्यावर जग कसे दिसेल याची कल्पनाही आम्हाला असह्य होत असेल त्यांचा चेहरा पाहून मनाला विलक्षण वाटू लागली वडोक्यात बलभलते विचार येऊ लागले पण संकट फार लवकर येईल असे मला वाटले नाही का कोणाला ठाऊक पण माझीही प्रकृती त्यावेळी बिघडली होती मंडलाकार परिषद संपत आली होती शेवटच्या अंकाच्या वेळी जे मित्रभावाचे प्रदर्शन मांडण्यात आले ते मोठे मजेसेर होते ती मित्रभावाची संपादनी पाहून केवळ वा गम्मत वाटली नाही मनात तिटकरा देखील उत्पन्न झाला ती सर्व भाषणे आणि त्या सर्व चर्चा पोकळ व फोल आहेत असा विचार डोक्यात आला देश भीषण दिव्यातून जात असता आमचे देशबांधव व भगिणी आपल्या पराक्रमाची शर्त करीत असतात वस्तुस्थितीकडे कानाडोळा करून आमच्याचपैकी काही देशबांधव द्विपक्षीयांना आपला नैतिक पाठिंबा देत आहेत ही एकच गोष्ट ढढळीतपणे दिसत होती राष्ट्रीय भावनेच्या फसल्या पांगणाखाली वस्तुता भिन्न भिन्न अशा आर्थिक संबंधाचे झगडे सुरू आहेत व मोठमोठे वतनदार राष्ट्रीयत्वाचे नाव पुढे करून वस्तुता आपली वतने कायम राहावी म्हणून प्रयत्न करीत आहेत ही गोष्ट आम्हाला आता अधिक स्पष्टपणे दिसू लागली या बड्या धेंडांची मजलस म्हणजेच मंडलाकार परिषद त्यापैकी कित्येका चवळीला निरोध केला होता काही जण तीरावर उभे राहून ओरडत होते की तटस्थपणा म्हणजे सहकार्य परंतु लंडनमधून खून झाल्याबरोबर त्यांचा तटस्थपणा एकाकी मावळला व स्वतःच्या हितसंबंधाचे डबोडे रक्षण करण्यासाठी व पुढे टाकण्यात येणाऱ्या तुकड्यांपैकी एखादा तुकडा उचलण्यास मिळाला तर पाहावा म्हणून त्यांची धावपळ सुरू झाली काँग्रेस अधिकाधिक जहाल बनत चालली असून जनतेची छाप तिच्यावर जास्त प्रमाणात पडत चालली आहे या जाणवीमुळे तर बड्या धेंडांचे संघटना अधिक तत्परतेने होऊ लागली सहज प्रवृत्तीनेच त्यांना कळून चुकले की हिंदुस्थानात जर मूलग्राही स्वरूपाचे फेरबदल घडून आले तर जनतेच्या हाती अधिकार जाऊन निदान पक्षी जनतेला वर्चस्व प्राप्त होईल व मग खालचे वर्ग ओघाणेच सामाजिक पुनर्घटनेचा आग्रह धरतील आणि आपल्या हित धोका उत्पन्न होईल या भयंकर दृश्याचा विचार मनात येताच भांडवलदार वर्ग मागे सरला व कोणतीही मूलग्राही राजकीय सुधारणा होऊ लागली तर ती हरून पाडण्याचे प्रयत्न करावा याचे असा मनसुवाते रचू लागले परिस्थितीचे नियंत्रण करण्यासाठी व सध्याची सामाजिक घटना व हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी ब्रिटिशांनी येथे रहाव असं त्यांचत होते साम्राज्यांतर्गत स्वराज्याचा आग्रह धरण्याच मुख्य कारण हच ब्रिटिशांबरोबर तळजोड व्हायची अस्वि ब्रिटिश सैन्य ताबडतोब परत नव व हिंदी सैन्यावर हिंदी लोकसत्तेचा अधिकार सुरू व्हावा असा हट्टमी धरला म्हणून एक प्रसिद्ध प्रागतिक पुढारी माझ्यावर फार गरम झाल होत ब्रिटिश सरकारनं माझी हि लाड पुरवण्याच कबूल कलि तरीही आपण या योजनेला शक्य तितका विरोध करू असत त्यांची मजल गेली राष्ट्रीय स्वतंत्रच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक अशा या गोष्टीला त्यांनी विरोध केला याचे कारण वर्तमान परिस्थितीत ती प्राप्त होणे त्यांना असाध्य वाटत होते म्हणून नव्हे तर अनिष्ट वाटत होते म्हणून परचक्राची भीती मनाला भेडसावीत असल्यामुळे ब्रिटिशांनी आपले रक्षण करावे या इच्छेने ते असे म्हणत असतील असे काही वाटण्याचा संभव आहे दुसऱ्याने आपले रक्षण करावे हा विचारच असा आहे की तो कोणत्याही तेजस्वी हिंदी मासाला असह्य व्हावा पण परचक्राची भीतीही प्रागतिकांच्या विचारसरणीच्या बुडाशी नाही हिंदी लोकांच्या हातून खऱ्या लोकसत्तेच्या हातून म्हणजे प्रबळ झालेल्या जनतेच्या हातून वरिष्ठ वर्ग्यांचे भांडवल सुरक्षित राखण्यासाठी प्रागतिकांना ब्रिटिश सैन्य हवे आहे त्यामुळे मंडलाकार परिषदेला गेलेल्या प्रतिनिधींपैकी फक्त परागतिक व जातीनिष्ठ लोकांनाच नव्हे तर स्वतःला प्रागतिक व राष्ट्रवादी मनविणाऱ्या लोकांनाही असे दिसून आले की ब्रिटिश सरकारची व आपली मते बऱ्याच प्रमाणात धुण्यासारखी आहेत स्वातंत्र्याच्या लढाकरता जे गेले व आम्हाला तुरुंगात घालणाऱ्यांबरोबर हाताला हात मिळवून ज्यांनी उभय पक्षांना मान्य असे धोरण आखता येईल की काय याचा भाव पो केला त्या सर्वांनाच राष्ट्राभिमानी म्हणायचे असेल तर राष्ट्रवादाचे क्षेत्र बरेच विस्तृत करायला हवे हे उघडच आहे स्वदेशी चळवळीचा सर्वतोपरी पुरस्कार करणारे व स्वदेशी म्हणजे स्वराज्य असे सांगून स्वदेशी माल महाग तरी स्वार्थ त्यागपूर्वक तोच घ्या असा मतप्रचार करणारे वाक्षूर राष्ट्रवादी आमच्या देशात होतेच त्यांचे सुदैव असे बलवत्तर की त्यांना कोणता स्वार्थ त्याग करावा लागला नाही त्यांचा व्यापार व नफा यांच्यात मात्र स्वदेशीमुळे वाढ झाली कित्यक्कणाने तुरुंग पाहिला व कित्येकांची लाठीमाराने डोकी फुटली पण हे मात्र आपल्या पेढीवर रुपये आणखी जेठा मारून बसले होते नंतरच्या काळात राष्ट्रवाद चढाईचा व धोक्याचा होऊ लागला तसं हे लोक जहानांचा निषेध करू लागले त्यांची स्वतःची भाषा नरम पडू लागली व विरोधी पक्षाबरोबर त्यांचे संगणमत सुरू झाले मंडलाकार परिषदेत काय घडत होते याची आम्ही खरोखरी विचार अथवा कदर केली नाही परिषद भरली होती शेकडो कोस दूर व तिच्यात चालणारे वादविवाद होते लुटपुटीचे आणि निरथक खरा लढा या देशातील शहरातून व खेड्यातून लढविण्यात येत होता आम्हाला झटपट यश मिळेल असा भ्रम आमच्या मनाला मुळी शिवला नाही पुढे वाढवून ठेवलेल्या संकट परंपरेची आम्हाला पुरेपूर जाणीव होती परंतु एकोणीसशे तीस सालच्या चवळीमुळे आमच्या ठिकाणी जो आत्मविश्वास व जी सहनशक्ती उत्पन्न झाली त्यांच्या बळावरच भविष्यकाळाकडे निर्भय दृष्टीने पाहणे आम्हाला शक्य होत होते त्या सालच्या डिसेंबरात अगर जानेवारीत घडलेल्या एका प्रसंगामुळे आमच्या मनाला अत्यंत दुःख झाले एडिमबरो येथे नामदार शास्त्री यांचा सन्मान झाला कायदेभंग करून तुरुंगात जाणाऱ्यांविषयी त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात तुच्छता प्रदर्शित केली ते भाषण व तो प्रसंग या दोन्ही गोष्टी आमच्या जीवारी लागल्या नामदार शास्त्री यांच्याशी आमचा कितीही मतभेद असला तरी आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदरभाव बसत होता रॅम से मॅक डोनल्ड यांनी गुलमेज परिषदेचे भरत वाक्य उच्चारताना नेहमीच्या लग्नप्रमाणे बंधुभावाचे शब्द उच्चारले काँग्रेसने आपले वक्र मार्ग सोडून मंडलाकार परिषदेच्या आनंद मंडळात सामील व्हावे अशा इच्छेचे सूर त्यांच्या भाषणात भ्मित झाली होती त्याचवेळी म्हणजे एकोणीसशे एकतीसच्या जानेवारीत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक अलाहाबाद येथे भरून तिथे भाषणाचा व विनंतीचा विचार करण्यात आला वडील नुकतेच कलकत्त्याहून आले होते ते फार आजारी होते पण स्वतःला अंथरुणावरून उठण्याची ताकद नसताही सभासदांनी आपल्या बिषाऱ्याभोवती जमून तेथे चर्चा करावी असा त्यांनी आग्रह धरला मॅक डोनल्डच्या भाषणाचा अनुकूल विचार अशी सूचना एका सभासदांनी केल्याबरोबर वडील खवळून अंथरुणावरून उठून बसले व ध्येय साध्य होईपर्यंत आपण लढा थांबविणार नाही मग मी एकटा उरलो तरी बेह असे आपले मत त्यांनी जाहीर केले हा मानसिक ताण सहन न होऊन ताप एका चालला व शेवटी डॉक्टरांना भेटीला आलेल्या लोकांना बाजूला काढून लावावे लागले विशेषतः वडिलांच्या जागरामुळे वर्किंग कमिटीने एक सडे तो ठराव पास केला पण के तो प्रसिद्ध होण्यापूर्वीच सप्रू व नामदार शास्त्री यांच्याकडून आमच्याबरोबर चर्चा करण्यापूर्वी कोणताही निर्णय घेऊ नये अशा आशयाची एकताळ येऊन थडकली ठराव केव्हाच पास आहे परंतु आपल्याशी चर्चा होईपर्यंत तो प्रसिद्ध करण्यात येणार नाही असे उत्तरी कळविण्यात आले तुरुंगाच्या आत आम्हाला या घटनांचा पत्ता लागला नाही परंतु काहीतरी शिजत आहे एवढी कुणकुन मात्र लागली व आमची म्हणे जरा अस्वस्थ झाली दिनाची तारीख जवळेत चालली होती व दिनाचा हा पहिला वाढदिवस कसा साजरा होणार या फिक्रीत आम्ही पडलो होतो जाहीर सभा भरून सर्व देशभर हा दिन साजरा करण्यात आला व स्वातंत्र्याच्या ध्येयाची आठवण करून देणारा ठराव सगळीकडे पाच व छापखान्यांचे सहाय्य नाही पोस्ट व तारखात्यासारख्या सरकारी खात्यांची तर गोष्टच बोलाव्याच नको अशा परिस्थितीत हा दिन साजरा व्हावा ही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट होती अनेक ठिकाणी हुकूम धाब्यावर बसून सभा भरविण्यात आल्या होत्या त्या पोलिसांनी जबरदस्तीने उजळून लावल्या सव्वीस जानेवारीला नैनीच्या तुरुंगात गत आगामी वर्षाविषयी विचार करीत आम्ही बसलो होतो इतक्यात वडिलांची प्रकृती अधिक बिघडली असल्यामुळे मी ताबडतोब घरी जावे असं मला अकस्मात सांगण्यात आले अधिक चौकशी केल्यावर असे कळले की मला सोडून देण्यात येत आहे रणजितची सुटकाही माझ्याबरोबरच झाली हिंदुस्थानातील ठिकठिकाणच्या तुरुंगातून त्या दिवशी संध्याकाळी कित्यक्कणांना सोडण्यात आली सुटलेले सर्व लोक वर्किंग कमिटीचे मूळ अगर बदली सभासद होते एकत्र जमून परिस्थितीचा विचार करण्याची संधी आम्हाला द्यावी असा सरकारचा विचार दिसला म्हणजे त्या दिवशी मी सुटावायचं हे ठरलेच होते वडिलांच्या आजारीपणामुळे काही तास आधी सुटलो इतकेच सव्वीस दिवसांचा तुरुंग आज भुगल्यावर कमलाची दिवशी लखनौ तुरुंगातून सुटका झाली कारण वर्किंग कमिटीच्या बदली सभासदांपैकीच तीही एक होती